श्री वासिष्ठ महारामायण वैराग्य प्रकरण सर्गदहा श्री वाल्मिकी म्हणाले वसिष्ठ मुनिंनी या प्रकारे भाषण केल्यावर राजा दशरथाने मोठ्या आनंदाने राम लक्ष्मणा अंतपुरातून आणण्यासाठी आज्ञा देताना म्हटले प्रतिहारी महापहू पराक्रमी रामाला लक्ष्मणासह मुनींच्या यज्ञसिद्धीसाठी सथरे इथे घेऊन ये राजा दशरथाची आज्ञा प्रतिहारी अंतःपुरातील रामाच्या मंदिरात गेला थोड्याच वेळा तो परत येऊन राजा दशरथाला म्हणाला महाराज एखाद रुमलामध्ये ज्याप्रमाणे रात्री भ्रमर अडकून पडलेला असतो त्याप्रमाणे सांप्रत राम आपल्या मंदिरात विषंड मनाने बसलेले त्याने मला क्षणभराने मी येतो तुझा असे सांगितले हे जरी खरे तरी परंतु तो एकटाच चिंतन करीत असला असून त्याची वृत्ती खिन्न दिसत आहे आपणाजवळ कोणी येऊ नये अशीच त्याची एकूण आहे प्रतिहारीचे भाषण ऐकून मग रामाचा समाचार कथन करण्यासाठी त्याचे जे सेवक प्रतिहारीच्या बरोबर आलेले होते त्यांच्याकडून रामाचे खरे वृत्त जाणून घेण्यासाठी दशरथ राजाने त्यानं धीर दिला आणि त्यांना राम सध्या काय करीत आहे त्याची स्थिती आता कशी आहे असा प्रश्न केला दशरथाकडून केला गेलेला प्रश्न ऐकून रामाचे सेवक खिन्नवदनाने उत्तरादाखल म्हणाले महाराज आपल्या पुत्राची देहयष्टी म्ल झाले पाहून आम्हालाही काही सुचत नाहीसे झाले आपली शरीर कशी तरी धारण करू नसून तो राजीवलोन राम अत्यंत उदासीन झालेले करावी परंतु त्याने त्याकडे दुर्लक्ष करावे असेच चालले असून नित्याच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत तो राम कधीही आपल्या प्रार्थनाप्रमाणे वागतो किंवा कधी वागत नाही त्याचा चेहराही मन झालाय स्नान देव देवतार्चन दान भोजन इत्यादी गोष्टीमध्येही त्याचे मन नाही आम्ही प्रार्थना करीत अन्नग्रहण करीत नाही वर्षा ऋतूतील पर्जन्य धारांसह चानदाने क्रीडा करतो परंतु अंतर क्रीडा कुशल स्त्रियांनी बांधलेल्या झोपाळ्यावर बसून राम क्रीडा करीत नाही स्वर्गसुखे भोगणारा स्वर्गात राहण्याचा काळ संपत आला म्हणजे ज्याप्रमाणे तेथील सुखे त्याला सुख देत नाही शिवतात त्याप्रमाणे माणिकादीने खचित असे सुवर्ण अंकार रामाच्या चित्ताला उपवनातील लता कुंजामध्ये वाहनाऱ्या सुगंधी वायू लहरीसह क्रीडा करणाऱ्या तरुणांना पाहून आनंद होण्याऐवजी रामाच्या चित्तामध्ये विषाद मात्र वाढतो चित्ताकर्षक आणि आनंद देणाऱ्या तसेच उचित अशा भोगाच्या उत्तम पाहून त्याचे डोळे पाण्याने भरून येतात आणि हो त्याला अतिशय खेद होतो नृत्य करीत असता विविध हावभाव करून आपल्या विभ्रमाने आपल्या लावण्य विलासांचे प्रदर्शन करू इच्छिणाऱ्या विलासावती तरुणींना पाहून तो रामप्रभू ह्या स्त्रिया आपल्या विला... विलासाने माझ्या दुःखात भर टाकण्याचे कार्य का करीत आहेत असा प्रश्न करून त्यांची निंदा करू लागतो भोजन शयन स्नान हिडणे फिरणे अशा सारख्या निर्दोष क्रिया एका तो त्या करण्याकडेही जसे एखाद्या उन्मत्त मनुष्याचे चित्त लागत नाही तसेच त्याचेही चित्त नसते संपत्ती, घरदार, मनोरस वगैरह सर्व गंजना चित्त रमत नहीं को आस्था नहीं अच्छी स्थिति है तो मऊन धारण करो वृक्षा लोमारे लता मंजिरी केश है आशा चपलनयन हरिणी ज्याप्रमाणे वृक्षाला मोहित करू शकत नाहीत त्याप्रमाणे पुष्पाने शोभायमान झालेल्या आणि हेच श्रंगारचेष्टायुक्त नेत्रांनी शोभणाऱ्या तरुण स्त्रियाही रामाचमनात किंचित सुद्धा मोहनिर्माण करू शकत नाही एखाद्या विकत घेतलेल्या क्षुद्र माणसाला एकांतात काय किंवा दूरदेशी काय नदी तीरावर काय किंवा अरण्यात काय कुठेही ठेवले तरी तो तेथे आनंदमान राहतो त्याप्रमाणे रामालाही अरण्यात आनंद वाटतो वस्त्र प्रावरण खाणेपिणे सर्व बाबतीत संन्यास्त परामुने राहणाऱ्या तपस्व्यांचे राम जणून अनुकरण करीत आहे हे जनेश्वरा एखाद्या निर्जन प्रदेशात वास्तव्य करून असणाऱ्या मनुष्याप्रमाणे तो राम प्रभू विषय शून्य झाल्यामुळे हसत नहीं गिरत नहीं, नहीं। पद्मा शून्य मनाने तो, तो करीत नहीं वनिष्ट गोषी बदल हर्षवा विषयादत नहीं धाव को तो मनाने काबल तो कशाचे धान करीत आहे त्याचे चित्त कोणत्या विषयाच्या मागे धावते या आहे याविषयी कृषी तसेच त्याच्या मुखावरील फिकेपणाही दिवसेंदिवस वाढत चाललाय शरद ऋतू संपत आला असता ज्याप्रमाणे वृक्षांच्या ठिकाणचा रसाळपणा नाहीच होतो त्याप्रमाणे त्याच्याही चा अंतकरणातील रसवत्ता म्हणजे ीती नष्ट होत चालली असून वैराग्य मात्र प्रतिदिनी वाढत चालले हे राजन शत्रुघ्न आणि लक्ष्मण यांचीही स्थिती झाली असून ते जणू राहत असे भासत आहे सेवक वर्ग राजे आणि राम यांच्याकडून तुला काय होते आहे असा प्रश्न रामाला वारंवार विचारला जातो परंतु त्यावर काही नाही एवढेच उत्तर देऊन तो स्वस्थ बसतो त्याच्या स्वस्थ बसण्यामुळे नेमके त्याच्या मनात काय आहे या, या संबंधाने काहीच बोध होत नाही त्याच्या सहवासात विवेकीय हो अभिलाषा धरू नका विलासस्थानी असलेल्या उत्तमोत्तम स्त्रिया या शत्रूप्रमाणे आपल्याला अधोगतीला नेणार आहेत हे असेच विचार त्याच्या मनात सतत चाललेले असतात विनासायास प्राप्त होणाऱ्या स्वस्वरूपाच्या प्राप्तीविषयी उदासीन राहून आपल्या बहिप्रवृत्तीने मनुष्यप्राणी स्वतःच्या आयुष्याचे माते करून घेत आहेत या प्रकारचे उद्गार मात्र त्याच्या मधुर आणि अस्फुटवाणीने तोंडातून अनेक वेळा काढले जात असतात त्याच्या सानिध्यात असणारे सेवक जेव्हा त्याला असे सुचवतात की महाराज आपण सम्राट पदवी प्राप्त करून घ्यावी तेव्हा परब्रह्मपदवी हीच खरी सम्राट पदवी आहे असे विचार त्याच्या मनात येऊन उन एखाद्या उन्मत्त मनुष्याच्या शब्दाप्रमाणे सेवकांच्या शब्दांचे विवेकी रामाला हसू येते दुसऱ्याच्या बोलण्याकडे तो लक्ष देऊन ऐकत नाही समोर आलेल्या माणसाकडे तो पाहत नाही उत्तम वस्तू त्याच्या पुढे आल्या तरी त्याबद्दल त्याला आदर वाटत नाही आकाशात एखादे काल्पनिक अरण्य उत्पन्न व्हावे आणि त्या अरण्यामध्ये मोठमोठे कमळी दिसावेत तसेही आपले मन आहे असा विचार मनात येऊन जगातील कोणत्याही वस्तूबद्दल त्याला आश्चर्य वाटत नाही ज्याप्रमाणे पर्जन्यधारा एखाद्या मोठ्या खडकाचा भेद करू शकत नाही त्याप्रमाणे हा रामप्रभू स्त्रियांच्या परिवारामध्ये बसला असतानाही मदनमान त्याच्या मनाचा अभेद्य तट भेदू शकत नाही मन हे आपत्तींचे माहेर घर असल्यामुळे त्याचा अभिलाष तू कशाला बळगावास अशा प्रश्नाने मनाची समजूत घालून आपले सर्वस्वतो याचकांना देऊन टाकतो या हे आपत्ती आहे ही संपत्ती आहे असे जे भेदमूळक विचार मनामध्ये उत्पन्न होतात तो केवळ कल्पनेने निर्माण केलेला खेळ आहे अशा आशयाचे प्रकटीकरण करणारे श्लोक हा दैवा माझा सर्वसाचा विणसांच्या मनात विषयाबद्दलचे वैराग्य उत्पन्न होत नाही ही केवढी आश्चर्याची गोष्ट आहे असे शब्द त्या प्रभूच्या तोंडून निघतात रघुवंशाला शोभायमान आणि भूषणावह अशा त्या शत्रुदमन पराक्रमी शत्रु ही करोचनीय अवस्था पहुन आम फार खेर होते महाराजी ही स्थिति काय करावे काही कालगड़ा होता नहीं अपन काही उपाय सुचवा एखाद राजा राजनितीज्ञ ब्रह्मर्षी त्याच्याकडे जाऊन राजनिती विषयक व्यवहाराचा त्याला उपदेश करू लागला म्हणजे तो स्थिरचित्त रामप्रभू तो राजा किंवा तो ऋषी अज्ञ आहे असे समजून त्याचा तिरस्कार करतो मनात उत्पन्न होऊन सर्वत्र पसरून राहिलेले हे जग बुद्धीला जाणवणारी अहमवृत्ती म्हणजे काही सद्वस्तू नव्हे असा विचार करून तो स्वस्थ बसलाय त्यामुळे संपत्ती विपत्ती शत्रू मित्र राज्य आपली मा, माता आपले शरीर इत्यादी बाह्य विषयाबद्दल त्याला मुळीसुद्धा आस्था वाटत नसून त्याला कशाचीही अपेक्षा सुद्धा नाही बाह्य अशा सर्वच विषयाबद्दलच्या इच्छा आणि कामना त्याच्या मनातून समूळ नष्ट झाल्या खरंतर तो मूळही आणि मुक्तही अशा अवस्थेत असल्याकारणाने त्याला आत्मविश्रांतीही प्राप्त झालेली त्यामुळेच आम्हाला विशेष खेद होत संपत्ति माता राज्य विषयोपभोगा सर्वान घेवन का निश्चय तो प्राणत्याग करना ही सिद्ध विषयोपभोगले जीवित राज्य मित्र पिता माता या सर्वाबल अत्यंत उद्वेग उत्पन्न स्थिति पर्जन्यवृष्टि बंद हो जातका जी स्थिति होते तीस व्याकूल स्थिति राजन मानसिक चिंता आणि शारीरिक कृशता वगैरे शाखाने विस्तारित झालेल्या आपत्तीरूपी लतेने आपला पुत्र ग्रास गेला असून गे आता या लतेचे उनूलन करण्यासाठी आपण दयेने उद्युक्त होणे फार आवश्यक आहे रामाचा सोहा हा तरी अशा प्रकारचा झालेला असल्यामुळे सर्वतरीच्या ऐश्वर्याने युक्त असे हे संसार जाल कृत्रिम वेषाप्रमाणे त्याला क्लैशकारक झाले अशा स्थित प्रमाणे अंधकार नहीं सा कर सूर्य भास्कर पदवीला योग्यप्रमा राश कर चित्त व्यवहार कहत्मा पुरुष श्रेष्ठ को श्रीवासिष्ठ महाराण वैराग्य प्रकरण दशमस्कार सर्ग हाथ